स्कंद नववा अध्याय एकोणपन्नासावा सुरभीची माहिती नारायण म्हणाले ती गायीची अधिदेवता असून ती सुरभी गो लोकातच उत्पन्न झाली एकदा राधानाथ राधा आणि गोपिकांसह वृंदावनात गेले तेथे बराच कालपर्यंत त्यांनी एकांतात विहार केला तेव्हा भगवंताला दूध प्यावेसे वाटले त्यावेळी आपल्या डाव्या बाजूतून त्यांनी सुरभीला उत्पन्न केले ती सवत्स आणि दुप्ती धेनू असून तिच्या वत्साला मनोरथ म्हणतात त्या धेनुला पाहिल्यावर दामाने ते अमृताहूनही मधुर दूध लागले पण अचानकपणे जेथे पडले तेथे दुधाचे सरोवर झाले ते अत्यंत विस्तृत असे शंभर योजनेपर्यंत प्रचंड होते गो लोकात क्षीर सरोवर म्हणून ते विख्यात आहे ते सरोवर गोपी आणि राधा याना पुष्कर्णी इतकेच प्रिय झाले तेवढ्याच आणखी कित्येक शरीरातून प्रकट झाल्या जग व्यापले आहे प्रथम भगवंतांनी तिचे पूजन केले नंतर त्रिभुवनात ती पुजली जाऊ लागली कार्तिक शुद्ध प्रतिपदेस त्या सुरभीची पूजा करावी ओम सुरभेन महा ह्या तिच्या षडाक्षरी मंत्राचा लक्ष जप केल्यास मंत्र सिद्ध होतो हा मंत्र म्हणजे कल्पतरूच आहे यजुर्वेदात तिचे ध्यान सांगितले आहे तिचे पूजन समृद्धी प्राप्त करून देते तसेच मुक्ती मिळून सर्व मनोरथ पूर्ण होते कारण राधेची सखी आहे गायीमधील ती पहिली गाय असून गायींची अधिदेवता आहे ही गोमाता पवित्र रूपिणी भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी असून जगात पवित्र आहे अशा त्या सुरभी देवीचे मी भजन करतो असे म्हणून घरात अथवा गायीच्या मस्तकावर गाय बांधतो त्या खांबावर शालग्रामामध्ये पाण्यात अग्नीत तिचे ब्राह्मणा पूजन करावे कार्तिक शुद्ध प्रतिपदेस प्रति सकाळी भक्तियुक्त मनाने तिची पूजा केल्यास तो भूलोकात मान्य होतो पूर्वी एकदा वराहकल्पात विष्णू मायेच्या प्रभावामुळे सुरभीने त्रैलोक्यातील दूध नाहीसे केले तेव्हा सर्व ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याच्या आज्ञेवरून इंद्राने सुरभीचे स्तवन केले इंद्र म्हणाला हे महादेवी हे सुरभी देवी तुला नमस्कार असो तू त्रैलोक्यातील गोमातांची बीजरूपी देवता आहेस तू लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालीस कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना प्रिय अशा तुला मी नमस्कार करतो तू क्षीर बुद्धी धन देणारी आहेस हे देवी माझा तुला नमस्कार असो हे शुभदे तू कल्याण रुपिणी गायी बैल उत्पन्न करणारी आहेस तुला प्रणाम असो हे देवी तू यश कीर्ती धर्म आहेस मी तुझं पुढे लोटांगण घालतो हे स्तोत्र ऐकल्यावर ती गोमाता प्रसन्न झाली आणि ब्रह्मलोकी इंद्रासमोर प्रकट होऊन तिने महेंद्रासवर दिला नंतर ती गोलोकी निघून गेली पुढे विश्वात दुधाची पूर्णता झाली देवही तृप्त झाले जो हे स्तोत्र भक्तीने पठन करतो तो गोमान धनवान कीर्तिवान पुत्रवान होतो आणि तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त करून घेतो त्याला यज्ञात दीक्षाग्रहण केल्याचे फळ मिळते तो शेवटी कृष्णमंदिरी पोहोचतो आणि कृष्णाची सेवा करतो तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो आणि सुरभीच्या कृपेमुळे तो कृष्णभक्त होतो अध्या एकोणपन्नासावा समाप्त